स्कंध तिसरा अध्याय सव्वीस हवा देवीच्या पूजनाचा नवरात्र विधी जन्मेजय जै व्यासांना म्हणाला हे द्विजश्रेष्ठा विशेषतः शरद ऋतूतील नवरात्र प्राप्त झाले असता कोणते अनुष्ठान करावे त्याचप्रमाणे हे महाविचारी द्विजोत्तमा त्याचे फल काय त्याचे विधान कसे काय करावं याचे हेही आपण कृपा करून सविस्तर सांगा व्यास म्हणाले हे राजा मी कथन करतो तू ऐक विशेषतः शरद ऋतूमध्ये हे नवरात्र व्रत विधीपूर्वक अवश्य करावे त्याचप्रमाणे वसंत ऋतूमध्येही प्रेमपूर्वक हे व्रत करावे सर्व लोकांमध्ये खरोखरच हेच संज्ञक दोन ऋतू मानले आहेत शरद आणि वसंत हे ते ऋतू होत हे दोन ऋतू येथील प्राण्यांना कठीण जात असतात सर्वत्र कल्याण व्हावे अशी इच्छा करणाऱ्या पुरुषाने प्रयत्नपूर्वक ही दोन नवरात्र व्रते अवश्य करावी वसंत आणि शरद हे दोनच महाघोर आणि मनुष्याना रोग उत्पन्न करणारे ऋतू आहेत हे दोन्ही लोकांचा नाश करणारे आहेत हे प्रजाधिपते चैत्र आणि अश्विन या शुभ महिन्यात प्राज्ञजनाने चंडिकेचे पूजन करावे अमावस्येच्या दिवशी पूजेची शुभ सामग्री जुळवावी त्या दिवशी एकच वेळ सपाट प्रदेशावर शुभस्थली स्तंभ आणि ध्वज ह्यांनी सोळा हात मंडप तयार करावा गौरविका आणि गोमय सारवण घालून सम आणि स्थिर अशी शुभ्र वर्णवेदी त्या मंडपात करावी ती एक हात उंच आणि चौरस चार हात असावी ते पीठाकरिता उत्कृष्ट स्थान होय त्या स्थानाला विचित्र तोरणे लावून वर चांदवा बांधावा देवी तत्वज्ञ आचार संपन्न वेद वेदांग पारंग आणि जितेंद्रिय ब्राह्मण तडा वापी कूप आणि गृह यापैकी कुठेतरी प्रातस्नान यथाविधी करून प्रातकाळचे नित्यकर्म प्रथम करावे नंतर द्विजांना निमंत्रण देऊन अर्धपाद्यादिकांसह मधुपर्कपूर्वक त्यांचे यथाविधी पूजन करावे वस्त्रभूषणा दीकही आपल्या शक्तीप्रमाणे द्यावी वैभव असताना वित्त शाष्ट मात्र कधीही करू नये विप्रसंतुष्ट झाले असताच कार्य सर्वस्वी पूर्ण होते देवीच्या पाठाविषयी नऊ पाच तीन अथवा एक द्विज अवश्य असावा एकच ब्राह्मण सांगण्याची अनुकूलता असल्यास तो ब्राह्मण शांत पाहून पारायणा करता बोलवावा नंतर वेद मंत्र विधानाने स्वस्ती वाचन करावे वेदी वर वस्त्राने सिंहासन स्थापन करून त्यावर चार हात आणि अंबिका देवीची रत्नभूषणे तिला घालावी मोत्यांच्या हाराने तिला श्रगारावी दिव्य वस्त्र नेसवावे ती सौम्य देवी सर्व लक्षण संपन्न करावी ह्याप्रमाणे सिंहारूढ असलेली ही कल्याणी शंख चक्र गदा आणि पद्म ह्या आयुधांनी युक्त करावी किंवा ती सनातन देवी अष्टदशभूजा करूनही स्थापावी मूर्तीचा अभाव असेल तर नवारण मंत्रांनी युक्त असे यंत्र पीठपूजेकरिता स्थापून त्याच्या बाजूला कलश स्थापना करावी वेदमंत्रांनी सुसंस्कृत केलेल्या त्या कलशामध्ये पंचपल्लव सुवर्ण आणि रत्ने घालून उत्कृष्ट तीर्थोदकाने तो भरावा नंतर आपल्या जवळ पूजा सामग्री ठेवून सभोवती मंगला करता गीत आणि वाद्येचे घोष करावे हस्त नक्षत्राने युक्त असलेल्या प्रतिपदा मनुष्यांचे मनोरथ परिपूर्ण करणारे पूजन यथाविधी करावे प्रथमत नियम करून नंतर पूजेला आरंभ करावा उपवास अथवा एकभुक्त राहून हे माते मी अनुपम नवरात्र व्रत करीन हे देवी हे जगदंबे तू मला सर्व सहाय्य कर असा यथाशक्ती नियम करून पूजन करावे चंदन अगरु कर्पूर सुगंधी पुष्पे मंदार करज अशोक चंपक करवीर मालती आणि ब्राह्मि यांची पुष्पे शुभ पिल्वदळे आणि धूप दीप यांच्या योगाने जग धात्रीचे यथाविधी पूजन करावे नंतर नारळ महाळुंगे डाळींब केळी नारिंगे फणस बिलवदळे नाना प्रकारच्या शुभ फेऊन भक्तीपूर्वक अन्नदान करावे ज्यांना मांशासन निषिद्ध नसेल त्यांनी पशुहिंसा करावी त्यांनी महिष अज वराह यांच्या योगाने बलिदान करणे विशेष फलप्रद आहे त्यांच्याकरिता देवीचे अग्रभागी वध पावलेल्या पशूंना अक्षय सर्व प्राप्ती होते हे निष्पापराजा करता पशु मारणाऱ्यांना त्या ठिकाणी हिंसेचे पातक लागत नाही यज्ञसंबंधी पशुवध ही हिंसा नव्हे असा सर्व शास्त्रांचा सिद्धांत आहे देवाकरता प्राणत्याग केलेल्या पशूंना स्वर्ग निश्चित होत असते होमा करता कुंड अथवा तिकोनी थंडी करावे आणि ते शास्त्रोक्त प्रमाणाने मनोहर द्रव्याने पूजन करावे गीत वाद्य आणि नृत्य यांच्या योगाने महोत्सव करावा प्रत्येही भूमीवर शयन करावे आणि दिव्य वस्त्रालंकार आणि मिष्ट पदार्थ यांच्या योगाने कुमारिकांचे पूजन करावे प्रत्येही एका कुमारीचे पूजन करावे अथवा प्रतिदिवशी एक एक कुमारिका वाढवून पूजन करावे प्रत्येकी कुमारिका दुप्पट अथवा तिप्पट वाढवूनही पूजन करावे हे पूजन वैभवाला अनुसरून करावे हे राजा देवीच्या यज्ञाविषयी कधीही वित्त साष्ट करू नये हे नृपा कन्याच्या वयाचे वर्ष पहिलेच असल्यास पूजे तिला स्वीकारू नये ती बालिका गंधाधिकांचा भोग घेण्यास फारच अज्ञानी असते दुसरे वर्ष असल्यास ती कुमारिका म्हणून ह्या नवरात्र व्रतामध्ये पूज्य आहे तीन वर्षाशी असल्यास ती कन्या त्रिमूर्ती होय चौथे पाचवे सहावे सातवे आठवे नववे आणि दहावे वर्ष असल्यास अनुक्रमे कल्याणी रोहिणी कालिका चंडिका शांभवी दुर्गा आणि सुभद्रा होय दहापेक्षा वयाने जास्त असलेल्या कन्येचे पूजन करू नये कारण दहा वर्षापेक्षा अधिक वयाच्या कन्याने अविवाहित राहणे हे देवी नवरात्र जेव्हापासून भूतलावर प्रसिद्ध झाले तेव्हापासून निंदे समजले जात असल्याचे दिसते म्हणून वरील नावाने कुमारिका पूजन यथाविधी करावे या नऊ पूजनाचे फल मी आता कथन करतो कुमारीचे पूजन केले दुःख दारिद्र्य आणि शत्रू यांचा नाश धन आणि आयुष्य यांची प्राप्ती आणि बलाची वृद्धी होते त्रिमूर्तींचे पूजन केले असता आयुष्य धर्म अर्थ आणि सिद्धी धन आणि यांची प्राप्ती आणि सुख यांची इच्छा करणाऱ्या राजाने खरोखर सर्व मनोरथ परिपूर्ण करणाऱ्या कल्याणीचे पूजन करावे शत्रुनाश होण्याकरता भक्तीपूर्वक कालिकेचे पूजन करावे हे राजा करता दुःख आणि दारिद्र्य यांचा नाश होण्याकरिता आणि संग्रामामध्ये विजय प्राप्त होण्याकरिता शांभवीचे नित्यपूजन करावे क्रूर शत्रूंचा नाच आणि उग्र सिद्धी होण्याकरता आणि त्याचप्रमाणे परलोक संबंधी सुख प्राप्त होण्याकरिता भक्तीने दुर्गेचे पूजन करावे इष्टकामना पूर्ण व्हावी म्हणून सुभद्रेचे सर्वदा पूजन करावे आणि रोगनाशा करता पुरुषाने रोहिणीचे यथाविधी पूजन करावे श्री रस्तु या मंत्राने किंवा श्री या पदाने युक्त अशा देवीच्या मंत्रांनी अथवा बीज मंत्रांनी देवीचे पूजन करावे व्यास म्हणतात हे राजा आता पुढील नऊ श्लोक हे कुमारी प्रभूती नऊ पूजनाचे मंत्रच आहेत त्यांचा अर्थ मी तुला सांगतो कुमारीची तत्वे आणि ब्रह्मदेव प्रभूती देव जी लिलेने उत्पन्न करते त्या कुमारीचे मी पूजन करतो सत्वादी गुणांच्या योगाने जी नाना प्रकारची स्वरूप धारण करीत असते आणि जी त्रिकाल व्यापिनी शक्ती आहे त्या त्रिमूर्तीची मी आराधना करतो पूजन केले असता जी सर्वदा भक्तांचे कल्याण करीत असते त्या सर्व मनोरथ परिपूर्ण करणाऱ्या कल्याणीचे मी भक्तीने पूजन करतो पूर्व जन्मसंचित बीजांच्या जिच्यामुळे अंकुर फुटत असतात आणि जी सर्व भूतांची देवी आहे त्या रोहिणीचे मी पूजन करतो चंडिका चंड स्वरूपिनी चंड नाश करणारी आणि प्रचंड पापहरण करणारी जी चंडिका तिचे मी पूजन करतो वेद जीचे स्वरूप आहेत आणि त्या वेदांनी जिची उत्पत्ती सहज लिलेने कथन केली आहे त्या सुखनायक शांभवी देवीचे पूजन करतो जी संकटापासून सर्वदा भक्तांचे रक्षण करीत असते दुस्सह दुःखाचा जी परिहार करीत असते आणि सर्व देवांनाही जिचे ज्ञान होणे दुर्घट आहे त्या दुर्गेचे मी पूजन करतो पूजन केले असता तिच्या भक्तांचे ती सर्वदा मंगलच करीत असते सुभद्रा मी हलकी, भारी वस्त्रे, अलंकार पुष्पे सुगंधित द्रव्य अर्पण कर मंत्री सदोदित प्राज्ञ जन कन्या पूजन करावे समाप्त।